वाल्मिकी रामायण सर्ग सुंदरकांड सर्गवसेष्ठावा सुग्रीव असे म्हणाल्यावर आनंदित झालेल्या दधीमुख वानराने राम लक्ष्मण आणि सुग्रीव यांना अभिवादन केले तो सुग्रीव आणि दोघे महाबलवान राघव यांना प्रणाम करून शूर वानरासह आकाशातच उडाला तो जसा आला होता तसाच त्वरित गेला आणि आकाशातून खाली उतरून त्या वनात त्याने प्रवेश केला मधुवनात प्रवेश करून त्याने वानर सेना नायकांची भेट घेतली ते सर्व धुंदहून बेफाटपणे वागत होते आणि मधूच्याच पाण्याची लघवी करीत होती तो वीर आपल्या तळहातांची ओंजळ बांधून त्यांच्याकडे गेला आणि अंगदाला आनंदित अंतकरणाने सौजन्यपूर्वक म्हणाला सौम्या या सेवकाने तुम्हाला हरकत घेतली म्हणून राग करू नकोस अजांतेपणामुळे या रक्षकाने क्रोधाने तुम्हाला घालवण्याचा प्रयत्न केला तू थकलेला आहेस दुरून आलेला आहेस तेव्हा तुझाच असलेला मधू तू भक्षण कर महाबलवंता तू युवराज आणि या वनाचा धनीच आहेस आम्ही मूर्खपणामुळे तुझ्यावर राग केला त्याबद्दल तू आम्हाला क्षमा करावीस वानर गणांच्या नायका पूर्वी तुझा पिता होता तसाच तू आहेस पण वानश्रेष्ठा सुग्रीवही काही वेगळा नाही हे निष्पा तुझ्या चुलट्याकडे जाऊन सर्व सांगितले हे सर्व वनजारी वानर येथे आल्याचे आणि तूही या वानरासह हो, आल्याचे आणि वनावर हल्ल्या केल्याचे ऐकून तो रागावला नाही आनंदला आनंदून तुझा वानर राजा सुग्रीव मला म्हणाला त्या सर्वांना लवकर इकडे पाठवून दे दही मुखाचं हे सौजन्यपूर्ण बोलणे ऐकून वागचतुर अंगस् वानरश्रेष्ठ म्हणाला वानर नायकानो रामाला आपण आपला वृत्तांत कळलेला दिसतो हा हर्षाने सांगत आहे त्यावरून मला तसे वाटते तेव्हा परंतपानो कार्य करून आल्यावर आपण येथे थांबणे योग्य नाही पराक्रमी वानराने यथेशचे मधोप्यानंतर आता इथे काय उरले आहे जेथे सुग्री वानर आहे तिकड़े जाणे बरे पण तुम्ही सर्व वानरश्रेष्ठ एकत्रपणे मला जसे सांगाल तसे मी करेन तुम्ही जे करणे अवश्य त्यात मी तुमच्या आधी मी जरी युवराज असलो तरी तुम्हाला आज्ञा करायला मी काही राजा नाही काम पुरे पडणारे तुम्ही तुम्हाला शक्ती करून अपमानाने वागवणे योग्य नाही अंगदाचं हे उत्तम बोलणं ऐकून वानरांच्या मनाला आनंद वाटला ते त्याला म्हणाले तु प्रभु तुला कोण मदाने उन्मत्त जाला असेल, तो ऐश्वर्या को हो संगते आम्मी सु जिकनर वीरान चिरंजीव राजा सुग्रीवाए तिक जानेकर उत्कंठित हो वनश्रेष्ठा तू जर सांगितले नाहीस तर वानरांकडून कुठेही पावलापुढे पाऊलसुद्धा उचलणे शक्य नाही हे आम्ही तुला सत्य सांगतो ते असे म्हणाले तेव्हा अंगत्यानं म्हणाला ठीक आहे चलूया असे म्हणून महा ते महाबलवान आकाशात उडाले अंगद उडाला त्याच्यामधून ते सगळे वानर सेना नायक उडाले यंत्रांनी उडवलेल्या दगडांसारखे उडून त्याने आकाशाची पोकळी भरून टाकली अंगदाला आणि हनुमान वानराला पुढे करून ते वेगवान वानर एकदम आकाशात झेप घेऊन वाऱ्याने हुसकलेल्या घनमेघाप्रमाणे मोठमोठ्या गर्जना करीत चालले अंगद येताच वानरेश्वर सुग्रीव शोकतप्त कमलोचन रामाला म्हणाला आपले मन शांत कर तुझे क्षेम असो देवी भेटले यात संशय नाही ठरवून दिलेला अवधी संपल्यानंतर ते येथे येणे शक्य नाही अंगदाच्या हर्षावरूनही शुभदर्शना मी हे ओळखतो कार्य जर पडले असते तर वानरामध्ये श्रेष्ठ असलेला महाभाऊ युवराज अंगद माझ्यासमोर आलाच नसता कार्य न केलेल्यांच्याकडून जरी अशा प्रकारचा उद्योग झाला असता असे मानले तरी अंगद मनाने भ्रांतिश ठेवून खचून गेला असता एवढेच ते तोंड झाले असते जनककन्या जर भेटली नसती तर पूर्वजांनी रक्षण केलेले वाड वडिलांचे माझे मधुवन त्याच्याकडून लुटले गेले नसते कौशल्या सुपुत्र रामा व्रतनिष्ठा आश्वस्त हो देवी भेटली आणि तीसुद्धा हनुमाना वाचून अन्याला नाही यात शंका नको हे कार्य साधण्याच्या कामी त्याच्यासारख्या मळ प्रेरक कोणीही असणार नाही हनुमंताच्या अंगीच बुद्धिमत्ता ही बुद्धी आहे आणि सिद्धी आहे कार्याच्या चिकाटी वीर ज्ञान त्याच्यातच आहे जे जांभवान आणि वानार प्रभू अनग अंगजनेते आहेत आणि हनुमानसुद्धा मार्गदर्शक आहे तेथे या वाचून दुसरे काही घडणे शक्यच नाही अतुल विक्रमी रामा आता तू चिंता युक्त होऊ कोस। ज्या अर्थी एकत्र मिळून गेलेले वानर चढून गेले त्या अर्थी कृतकार्य न झालेल्यांचा अशा प्रकारचा उद्योग नसला पाहिजे व टाकले मधू खाऊन टाकला यावरूनच मी हे जाणतो तेवढ्यात वानरांचा किल, -किल आवाज जवळ ऐकू येऊ लागला हनुमानाच्या कृत्याने गर्वयुक्त बनून गरजत जणू सिद्धी सांगत किशकिंदीला येणाऱ्या वानरांचा तो घोष ऐकून वानर श्रेष्ठाने आपले लांब वाकडे केले तोही मनात अत्यंत आनंदित झाला रामाच्या भेटीची इच्छा करणार ते वानर अंग झाला आणि हनुमान वानराला पुढे करून झाले हनुमानाने मस्तक टेकून प्रणाम केला आणि देवी मनाने खंबीर आणि शरीराने सुखरूप आहे असे रामापुढे निवेदन केले देवी दिसली हे अमृतासारखे वाक्य हनुमानाच्या तोंडून ऐकताच रामलक्ष्मणा हर्ष झाला मग त्या वायुपुत्राविषयी पूर्ण खात्री असणाऱ्या सुग्रीवाकडे प्रीतिमान लक्ष्मणाने आनंदी होऊन मोठ्या मानाने पाहिले शत्रुविनाशक रामानेही अतिशय प्रेमाने भरून जाऊन मोठ्या मानाने हनुमानाकडे पाहिले सुंदरकांडाचा चौसष्ठावा सर्ग समाप्त